स्कंध चौथा अध्याय पंधरावा इंद्र देवीला शरण जातो त्या महात्मा भार्गवाचे भाषण श्रवण करून प्रल्हाद अतिशय आनंदित झाला दैव बलवत्तर आहे असे समजून तो त्या असुरांना म्हणाला युद्ध केल्याने आपणाला जय कधीही प्राप्त होणार नाही ह्यास्त आता आपण युद्ध करू नये हेच बरे यावर बलामुळे गर्विष्ठ झालेले ते दानव जयाविषयी खात्री बाळगून म्हणाले हे प्रल्हादा संग्राम हा केलाच पाहिजे दैव काय आहे हे आम्ही जाणीत नाही हे असुराधिपते निरुद्योगी पुरुषांना दैव श्रेष्ठ होय आम्हासारख्या उद्योगी पुरुषांचा दैवावर कधीही विश्वास बसायचा नाही हे दैव कोणी आणि कुठे अवलोकन केले आहे हे कशा प्रकारचे आहे त्याला निर्माण तरी कोणी केले आहे हे दैत्यश्रेष्ठाप्रद बलाचे अवलंबन करून आपण युद्धच करू हे महामते तू यास्तव तू आमचा पुढारी हो आणि युद्धा ह्याप्रमाणे शत्रूंचा नाश करणाऱ्या त्या प्रल्हादाच्या इच्छेकरता सेनाधिपती होऊन युद्धा करता देवांना आव्हान केले ते सर्व देवही रणामध्ये आलेल्या त्या, त्या आसुराना अवलोकन करता क्षणीच तयारी करून त्यांच्याशी युद्ध करू लागले तेव्हा त्या ठिकाणी इंद्र आणि प्रल्हाद यांचा मुनींनाही विस्मयचकित करणारा असा घोर संग्राम पूर्ण शंभर वर्षे झाला ते महायुद्ध झाले असता त्या युद्धात शुक्राने रक्षण केल्यामुळे प्रल्हाद प्रभू दैत्यांनाच जय प्राप्त झाला त्याचवेळी गुरुच्या सांगण्यावरून सर्व दुःखनाशक मुक्तिदायक आणि उत्कृष्ट अशी कल्याणरूप जी देवी तिचे इंद्राने मनामध्ये स्मरण केले इंद्र म्हणाला हे देवी हे महामाये हे शूलधारिणे हे अंबिके हे अभयप्रदे हे शंख चक्र गदापद्म आणि खडगधारिणी देवी तुझा जय जयकार असो हे भोनेश्वरी, तुला नमस्कार असो दर्शनातील प्रतिपाद्य देवता तूच असून हे माते महाबिंदू आणि दशातत्वे ही तुझीच रूपे आहेत हे सच्चितानंद स्वरूप देवी होत्रांची देवता तू असून महाकुंडलिनी आणि दीपशिखा ही तुझी तु तु उपनिषदिका हे देवी तूच आहेस हे माते तू कृपा करून उद्युक्त हो हे जननी दैत्यानी पराजित केलेल्या आम्हा दुर्बलांचे तू रक्षण कर हे देवी आम्हाला आश्रय देणारी तूच आहेस जगतामध्ये प्रमाणभूत तूच आहेस तू संपूर्ण असल्यामुळे सुखी होतात जे तुझे ध्यान करीत नाहीत ते कधीही शोकापासून आणि भयापासून मुक्त होत नाही अभिमान आणि संग सोडून जे मुमूक्षू सज्जन तुझे ध्यान करतात ते संसार सागर रूप उदक तरून जातात हे देवी हे जगन्माते तुझा प्रभाव सर्व जगात प्रसिद्ध आहेस तुझा प्रताप दुःख नाशक आहे परंतु या सर्व जगताचा संहार करण्याकरता काल रूपही तूच होत असतेस तेव्हा हे आंबे कोण बरे मंदबुद्धी पुरुष तुझे चरित्र जाणण्यास समर्थ होईल ब्रह्मा विष्णू महेश्वर सूर्य इंद्र यम वरुण अग्नी, वायू महा समर्थ मुनी आणि निगमागम हे तत्पर राहतात तेच धन्य होत आणि तेच सुखसागरामध्ये निमग्न झालेले असून संसार दुःखापासून अलिप्त असतात परंतु हे उमेद तुझ्या ठिकाणी ज्याचा भक्तिभाव नसतो ते जन्ममरण रूप लाटानी युक्त असलेल्या भवसागरातून कधीही तरुण जात नाही तुझ्या कृपेने पूर्वजन्मी नाना प्रकारच्या उपहारांच्या योगाने त्यांनी तुझे पूजन केले असे मला वाटते उत्कृष्ट गजावर आरूढ झाले असताना ज्यांची प्रशंसा होत असते स्त्री समुदायाचे विलास ज्यांना प्राप्त होत असतात आणि नम्र झालेल्या मांडलिक राजासह जे गमन करीत असतात त्यांनी खरोखर पूर्वजन्मी तुझे पूजन केले आहे असे मी समजतो याप्रमाणे इंद्राने स्तुती केली असता ती विश्वेश्वरी चतुर्भुज देवी सिंहारूढ होऊन वेगाने तिथे प्रकट झाली तिचे नेत्र मनोहर असून शंख चक्र गदा आणि पद्म ही आयुधे आणि रक्त वस्त्र तिने धारण केले होते आणि दिव्य पुष्पे आणि भूषणे तिने घातली होती प्रसन्न मुख करून ती देवी दयार्द्रवाणीने त्या देवांना म्हणाली हे देव हो तुम्ही भय सुडा मी खरोखर आता तुमचे कल्याण करते असे म्हणून सिंहारूढ झालेली ती सुंदरी देवी जिकडे ते मत्त दैत्य होते तिकडे वेगाने गेली तेव्हा पुढे आलेल्या त्या देवीला अवलोकन करता प्रल्हाद वगैरे सर्व दैत्य भयभीत होऊन परस्परांना म्हणाले आता काय करावे हरोखर ही चंडिका देव आणि नारायण यांना चंडमुंडांचा भात करणारी हीच होय ज्याप्रमाणे हिने पूर्वी वक्रदृष्टीने मधुकैटवांचा वध केला त्याप्रमाणे ही अंबिका आम्हा सर्वांचा आता वध करील यात संशय नाही यातून आपण कसे सुटावे ह्याप्रमाणे चिंताक्रांत झालेल्या दैत्यांना अवलोकन करून प्रल्हाद त्यांना म्हणाला हे दानव श्रेष्ठ हो आता युद्धच केले पाहिजे पळून जाणे योग्य नव्हे ह्यावरही काही पलायन करू लागले मग त्या असुरांना नमुची म्हणाला ही जगन्माता क्रुद्ध झाल्यास खरोखर त्या आयुधांच्या योगाने आपला वध करे ह्या हे महाराज दुःख न होईल असा काहीतरी उपाय नाहीतर तिचे स्तवन करून तिच्या अनुज्ञेने दैत्य हो ही महामाया उत्पत्ती स्थिती आणि लय करणारी सर्वांची जननी आणि भक्तांना अभय देणारी जी शक्तिरूप देवी तिचे मी स्तवन करतो असे बोलून रहस्यवेत्या विष्णुभक्त प्रल्हादाने हात जोडले आणि त्या जगद्द्रीचे त्याने स्तवन केले तो म्हणाला जिच्या ठिकाणी सर्व चराचर जगत रज्जूप्रमाणे भासत आहे त्या सर्वाधिष्ठान रूप हे सर्व चराचर विश्व तुझ्यापासून निर्माण झालेले असून सर्व निर्माण केलेले आहेस कर्ते निमित्त मात्र होते हे देवी हे महामाये तुला नमस्कार असो तू जर सर्वांची जननी आहेस स्वतःच उत्पन्न केलेल्या देवदैत्या संबंधाने तुझ्या ठिकाणी तुझे पुत्र होत, होत। कारण पुराणामध्ये तुला विश्वजननी म्हणून म्हटले आहे खरोखर ते देवही स्वार्थाविषयी तत्पर असून आम्हीही तसेच आहोत देव देवदैत्यांमध्ये भेद नसून हा भासणारा भेद मोहमूलक आहे देवेश्वरी, देवही, द्रव्य, कोणता देव ते ही कश्यपाचे पुत्र असून आम्हीही त्याच्यापासूनच उत्पन्न झालो आहोत मग हे माते तुझे ठिकाणी आम्हा उभयतांसंबंधाने संप्रद विरोध का बरे उत्पन्न झाली आहे हे तुला नेहमी समदृष्टीच ठेवली पाहिजे तू आम्हाला सारखेच मान गुणांच्या मिश्रणामुळे सर्व देव दैत्य उत्पन्न झाले आहेत गुणयुक्त जे देहधारी दैवत त्या अमर का बरे भावेत। काम क्रोध आणि लोक हे सर्व देहांमध्ये सर्वदा वास्तव्य करीत असतात कोण बरे पुरुष भेदबुद्धीर आम्हा मध्ये भेद उत्पन्न होऊन तुला युद्ध पाहण्यास सापडावे एकदर्थ कौतुकाने तू हा परस्पर विरोध उत्पन्न केला आहेस असे वाटते हे निष्पापे हे चामुंडे कलह अवलोकन करण्याची जर तुझी इच्छा नसती तर आम्हा भ्रात्यांमध्ये खरोखर विरोध उत्पन्न झाला नसता हे मी जाणून आहे हे देवी आम्हामध्ये भोगा करता सर्वदा कलह होत असतो हे अंबिके संसारात एका तुझ्या शिवाय शास्ता असा कोणीही नाही विषय लोलूप पुरुषाची आज्ञा मान्य करण्यास कोण बरे समंजस पुरुष तयार होणार आहे देवदैत्यांनी करार करून त्या सागराचे मंथन केले परंतु अमृत रूप रत्नहरण करण्याकरता कपट करून विष्णूने विरोध उत्पन्न केला परंतु तू ह्या विष्णूला जगदगुरु कल्पून जगदरक्षणाकडे त्याची योजना केलेली आहेस समुद्र मंथन काली केवळ लोभाने सुरसुंदरी लक्ष्मी त्याने स्वतः घेतली त्याचप्रमाणे इच्छा तृप्त करणारा पारिजात उच्च श्रवा अश्व ही श्रवाने इंद्राने हरण के लिए विष्णु कर देव खरोखरी अन्यायी हैभिमान बागना विष्णु ने देवी स्वस्था स्थापना के लिए दैत्यालाधर्मागने फल तू अवलोकन कर धर्म आहे कोठे कशा प्रकारचा आहे आणि कर्तव्य कोठे आहे हे कर्म तेच खरे सिद्ध आहे युक्तिवाद जाणणारे तार्किक आणि विधिज्ञ वैदिक म्हणून जे प्रसिद्ध आहेत ते मूढमती असल्यामुळे या विश्वाला करता आहे असे म्हणतात या विस्तीर्ण संसारामध्ये खरोखर जर कोणी करता असेल तर एका कार्यासंबंधाने परस्पर विरोध का असावा वेदामध्ये आणि शास्त्रामध्ये एक वाक्यता नसून त्या ही एक एकवाक्यता नाही सर्व चराचर जगत स्वार्थाविषयी तत्पर असल्यामुळे संसारामध्ये कोणीही निस्पृह झाला नाही आणि होणारही नाही धर्मसिद्धांत जाणणाऱ्या इंद्राने गौतमाची आणि चंद्राने गुरुची भार्या समजून बलात्काराने हरण केली गुरुने कनिष्ठ घेतला आणि गर्भाशयात असलेल्या बालकाला शाप देऊन अंध केले हे अंबिके सत्वशील विष्णूने राहूचे शिर त्याचा अप्राध नसताना चक्राच्या योगाने स्वेच्छेने आणि दांडगाईने तोडले माझा नातू धर्मनिष्ठामध्ये श्रेष्ठ सत्यव्रत परायण यथा विधी याग करणारा दानशूर धारण करून त्या बलीला फसवले आणि खरोखरच त्याचे सर्व राज्य हरण केले विचारी लोक देवांनाच धर्मनिष्ठ म्हणत आहेत आणि विजयी झाल्यामुळे ते देवही धर्मा संबंधाने मनोवेधक असत्य बोलत आहेत तेव्हा हे जगनमाते हे लक्षात आणून तू इच्छेस येईल शरण आले आहेत ऐकून श्रीदेवी म्हणाली हे दानव हो तुम्ही सर्व पाताला मध्ये जा तेथे निर्भय आणि क्रोध रहित होऊन यथे वास्तव्य करा काही वेळा तुम्हाला कालाची प्रतीक्षा केली पाहिजे कारण तो काळच कल्याणाचे आणि अकल्याणाचे कारण आहे अत्यंत वैराग्य तत्परांना कोणत्याही ठिकाणी अंतःकरण लोभाविष्ट झालेले असेल त्यांना त्रैलोक्याचे राज्य प्राप्त होऊनही सुखी होता येत नाही फार कशाला कृतयुगामध्येही कामी जना प्राप्त झालेल्या फलांच्या योगाने पूर्ण सुख झालेले नाही या पृथ्वीचा त्याग करून सर्व दानवांनी आज माझ्या आज्ञेप्रमाणे पाताला मध्ये जावे आणि मनामध्ये काही एक पाप त्यांनी धरू नये ते देवीचे भाषण श्रवण केल्यानंतर ते सर्व दानव ठीक आहे असे म्हणून त्या देवीला प्रणाम करून रसातला गेले तेव्हा देवी गुप्त झाली देवही आपापल्या घरी गेले आणि ते सर्व देव दानवैरबुद्धी सोडून राहू लागले देवदानवा देवदानवासंबंधीची ही कथा जो श्रवण करतो त्याला मुक्ती मिळते त्याचे दुखांचा नाश होतो अध्याय पंधरावा समाप्त